पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती आरदी वाचक विद्यापाटील प्रस्तावना महान राष्ट्रपुरुषांचे जीवनकार्य आणि विचार नेहमीच सर्वांना प्रेरणादायी असतात त्यांच्या जीवनकाळात त्यांनी कलि काम आणि त्यांच्या विचारांच्या उमटलेल्या ठशातून पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत अनेक महान भारतीय राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रउभारणीचे आणि समाजसुधारणेचे कार्य मोठ्या हिरीनि एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात असे अगणित राष्ट्रपुरुष होऊन ग्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आतोनाद प्रयत्न कल भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर व अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी खऱ्या अर्थाने आधुनिक काळाची समाज परिवर्तनाची आणि राष्ट्रउभारणीची सुरुवात झालेली दिसत समाज सुधारणेसाठीच्या अनेक चळवळींची सुरुवात ब्रिटिश राजोटीच्या सुरुवातीनंतर झाली होती ब्रिटिशांनी केलिखी प्रयत्नांमुळे हजारो वर्षांपासून सुप्त परंपराग्रस्त आणि अंतर्मुखी भारतीय समाजात जागृती निर्माण झाली अनेक भारतीयांना आधुनिक जगातील आधुनिक विचारांनी प्रेरित केले इंग्रजी शिक्षण मिळाल्यामुळे त्यांना आपल्या समाजातील भयानक परिस्थितीचे तीव्रतेने जाणीव झाली आणि त्याला बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज भासली काल मासने म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय समाजव्यवस्थेचा सांगडा खिळखिळा झाला आणि त्याच्या पुनर्रचनेची सुरुवात झाली जुने अप्रस्तुत झाले आणि आधुनिक भारताच्या उभारणीची सुरुवात झाली प्रबोधनाचे आणि सुधारणांचे वारे वाहू लागले अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी सुरु झालेल्या या भारतीय प्रबोधनाच्या अनेक छटा अनेक रंग आणि अने अनेक पैलू होते त्यांच्यात एक वाक्यता नव्हती प्रादेशिक आणि वैयक्तिक घटकांचा प्रभावही होता त्या काळात अनेक छोट्या मोठ्या सामाजिक सुधारणा सा चळवळींच्या मुळाशी धार्मिक सांस्कृतिक वारसा पुनःस्थापित करण्याची प्रेरणा होती भूतकाळाच्या सांस्कृतिक उत्थानाच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये रामकृष्ण परमहंस विवेकानंदांची चळवळ राजाराम मोहन राय देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांची ब्राह्मो समाज चळवळ स्वामी दयानंद सरस्वतींची आर्य समाज चळवळ महादेव गोविंद रानडेसारख्या समाजसुधरकांची प्रार्थना समाज चळवळ आणि अॅनी बेजण यांच्या चळवळींसारख्या अत्यंत व्यापक चळवळींचा समावेश करता येईल त्याचबरोबर छोट्या छोट्या अनेक त्रोटक गटांचे कार्य सुद्धा महत्वाचे होते त्यात भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात चालवल्या गेलेल्या चेतर्णी राधास्वामी सत्संग ईसामोशी पंत देवसमाज गुरु समाज, किंवा कादे यांनी केलेल्या चळवळीचा समावेश करता येईल या सर्व सुधारकांच्या पाठीशी अनेक महान राष्ट्रपुरुषांचे आणि समाजसुधारकांचे कार्य होते आजच्या तरुण पिढीला या समाजसुधारकांची आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्याची ओळख होणे गरजेचे आहे यादृष्टीने इंदुवती यार्दींच्या या, या लेखसंग्राची उपयुक्तता अमोल आहे अत्यंत सोप्या भाषेत आणि अत्यंत कमी शब्दांत त्यांनी राजाराम मोहन रॉय यांच्यापासून महात्मा गांधीपर्यंतच्या दोनशे वर्षातील अत्यंत महत्वाच्या सुधारकांचा आणि राष्ट्रपुरुषांच्या जीवन कराचा आढावा घेतला आह त्यातून तरुणांना आपल्या देशातील महान नेत्यांच्या कार्याची ओळख होईल आणि प्रेरणा मिळ प्राध्यापक व व्ही यादी यांचा मी शासकीय विज्ञान महाविद्यालयात शिकत असतानाचा विद्यार्थी त्यांनी शिकवलेल्या गुड मिस्टर चीफ्सच्या आठवणी आज चाळीसबेचाळीस वर्षानंतरही मनाच्या एका कप्प्यात जपून ठेवल्याआहेत यार्दी सरांच्या ऋणातून मुक्त होण्याची ही संधी इंदूमती यादी यांनी दिली आणि त्यातून एका नव्या रुणाची मनाला साथ मिळाली प्राध्यापक डॉक्टर पारस बोरा माजी विभागप्रमुख लोकप्रशासन विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद